काल मी छत्रपती शिवाजी महाराज हे ज्या राजकीय प्रवाहाचा भाग होते त्या प्रवाहाचा एक ओझरता आढावा आपणासमोर सादर करण्याचा प्रयत्न केला कारण कोणीही ऐतिहासिक व्यक्तीच जर यथायोग्य मूल्यमापन करायचं असेल तर हे मूल्यमापन करण्याच्यासाठी म्हणून ज्या महत्वाच्या दोन चौकटी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात त्यातील एक चौकट की व्यक्ती ज्या प्रवाहाची कळत न कळत प्रतिनिधी होऊन जाते तो प्रवाह आणि या प्रवाहाच्या मध्ये त्या व्यक्तीने आपलं जे कर्तृत्व निर्माण केलं त्या कर्तृत्वाचं स्वरूप पैकी प्रवाहाची एक ओझरती ओळख काल मी आपल्याला करून दिली आणि ही ओळख करून देत असताना मी आपल्याला असं सांगितलं की एकीकडे मुस्लिम संस्कृतीचा राजकारणाचा एक आक्रमक प्रवाह या देशामध्ये चालू असलेला आपल्याला दिसतो हा जो मुस्लिम राजकारणाचा आक्रमक असा प्रवाह आहे या प्रवाहाचं स्वरूप दुहेरी आहे कारण मध्ययुगामध्ये सगळ्याच बाबी धर्माच्या नावे चालतात म्हणून अर्थकारणाचे राजकारणाचे आणि श्रद्धांचे असे तीन पदर मध्ययुगातल्या धार्मिक राजकारणाला प्राप्त झालेले आहेत या मुस्लिम राजकारणाच्या बाजूला एक आंधळासा हिंदूंचा धर्मवाद आहे या आंधळा धर्मवादाच्या प्रवाहात काही जागरूक माणसं आहेत या जागरूक मंडळींचा उल्लेख करीत असताना काल मी रामदासावर येऊन या रामदासापासून पुढचा विचार आज आपणासमोर ठेवावा अशी माझी इच्छा आहे रामदास हा महाराष्ट्रामधलच्या ब्राह्मण ब्राह्मणेतर वादाचा एक महत्वाचा असा भाग आहे महाराष्ट्रामध्ये जो ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद गेल्या सुमारे सत्तर ऐंशी वर्षापासून या ना त्या स्वरूपामध्ये अधूनमधून वावरत असताना दिसतो त्या वादाचा एक भाग रामदास कारण जो जो म्हणून ब्राह्मणवादी आहे या ब्राह्मणवादी माणसाला शिवाजीनं एवढं पुन्हा राज्य निर्माण केलं एवढं अफाट कर्तृत्व दाखवलं त्याच्या पाठीमागं कोणत्यातरी ठिकाणी ब्राह्मणाची बुद्धी उभी केल्याच्या शिवाय चैत पडत नाही आणि जो तो ब्राह्मण विरोधी आहे या ब्राह्मण विरोधी माणसाला रामदास हा काहीतरी आपला स्वतःचा खाजगी आणि वैयक्तिक शत्रू आहे असं ग्रहित धरून त्याच्या विरोधी काहीतरी बोलण्याच्या शिवाय चेन पडत नाही म्हणजे अशा प्रकारची भूमिका सुद्धा घेतली गेलेली आहे या महाराष्ट्रामध्ये जे आनंद विद्वान लोक आहेत त्यापैकी एका विद्वानाने असं म्हटलेलं आहे लग्न करीतना जो बोल पड़न गकार आठ बायक संसार करना शिवाजी का हे गुरु कसा गुरुशिष्या संख्यशीर संबंध आप जोड़ा लगलो तो फार कठिन हो जाए इतिहास मधे प्रसिद्ध गोष है कि सम्राट बिंबी साल हा महात्मा गौतम बुद्धाचा शिष्य उद्या जर पुढे एखादा विद्वान माणूस असं म्हणायला लागला की पाचशे छप्पन बायकांचा नवरा असणारा सम्राट बिंबीचा असलेली एक बायको सुद्धा सोडून जंगलात पाळणाऱ्या गौतम बुद्धाचा शिष्य कसा होऊ शकेल शेवटी गुरुनं शिष्याच्या अधिक बायका केलेल्या असल्या पाहिजे हा जो नियम आहे की आपण जीवनामध्ये बोलत असताना म्हणतो की तू असं समजू नको की तूच फार बदमाशेस म्हणून मी तुझा त्या बाबतीत गुरु आहे तस जीवनातल्या सर्वच क्षेत्रामध्ये आठ बायका करणाऱ्या शिवाजीचा जर गुरु असेल तर तो कुणीतरी नऊ बायका करणारा दहा बायका करणारा असला पाहिजे एक सुद्धा बायको सोडून पडून जाणारा म्हणून शिवाजीचा गुरु कसा असू शकेल ही जी विचार करण्याची पद्धत आहे ही विचार करण्याच्या पद्धतीतली भाषा महत्वाची नाही रामदासाच्यावर टीका केली Ham, था था था। तो टीकेबल खाने मज मन कच्च नहीं कारण अत्यंत वंदनीय पुरुषांतिशय कठोर शब्द मधे टीका करना चाहिए टीका ऐसा माला सराव है जितक्या स्पष्ट कठोर शब्द मधे टीका करना चाह सराव है तितक्या कठोर भाषे टीका ऐसी सुधा सराव है और जसी रामदास का जन जादारी है तसे का रामदास जादादी का संबंध नहीं रामदासची बाजू मला घेण्याचं काय कारण नाही अडचण जी आहे ते त्यामाग असणाऱ्या मनोवृत्तीची अडचण आहे ही जी मनोवृत्ती आहे ही ब्राह्मण ब्राह्मणे तर वादाची मनोवृत्ती आहे आणि ही मनोवृत्ती एका अज्ञानावर आलेली आहे हे अज्ञान एकतर्फा नसून दुतर्फा अज्ञान आहे दुतर्फा अज्ञान म्हणजे काय की एक गोष्ट घडली असं दोघीच असतात जे कधी घडलंच नाही ते घडलं असं दोघांनी ग्रेत करायचं आणि घडलं ते रासतंय असं एकाचं म्हणणं आणि घडलं ते चुकीचंय असं दुसऱ्याचं म्हणणं विनोबा भावे एकी ठिकाणी उदाहरण फार चांगलं दिलंय की दोन माणसं आहेत त्या दोन माणसांना असं विचारलं की काय झोप लागली की काय एका माणसाला विचारलं तुला झोप लागली काय त्या तुलाच म्हणाला नाही दुसरा हो हा जो तुला उत्तर होना है, ब्रामन है तो अज्ञा ख ब्राह्मण ब्राह्मण जर वादा बदलता एक मुद्दा अज्ञाध सुधर्भ अज्ञा है तो मुद्दा अशा प्रकार कि ब्राह्मण वर्गा सग ज्ञान अपने जवर को ब्राह्मण वर्गा ने सग ज्ञान अपने जब को सड़ा समाज अज्ञा में सग समाज हो की पिछेहर जा ब्राह्मण सगल ज्ञान को द्वेषाला पात्र है एक बाजूचर को सगना चाहिए धनी हो दुसर बाजूच ब्राह्मण ब्राह्मण सगल ज्ञान को द्वेष जर के समर्थनीय है ब्राह्मण मनात मनात कि तुम्हें ओरडा तर मग जगतातल्या सगळ्या ज्ञानाच्या किल्ल्या आमच्या जानव्याला आहेत आणि आमच्या कमरेवर झुलायला लागलेल्या आहेत कधीही कोणी असा विचार केला नाही की कोंडून ठेवायला ब्राह्मणांच्या जवळ ज्ञान कोणतं शेती नव्या पद्धतीनं कशी करावी याचं ज्ञान ब्राह्मणांच्या होतं काय आधुनिक खतं कशी वापरावीत याचं ज्ञान त्यांच्याजवळ होतं काय आंतरराष्ट्रीय राजकारण कसं करावं याचं ज्ञान त्यांच्याजवळ होतं काय नव्या शस्त्रशास्त्रविद्येचं ज्ञान त्यांच्याजवळ होतं काय विज्ञानाचं ज्ञान त्यांच्या जावलं सगळं ब्राह्मणांनी जे कुंडून ठेवलेलं ज्ञान आहे ते श्राद्ध पक्षाचं आणि मुंचीच पिंड एक द्यावेत की दोन द्यावेत सिंहस्ताच्या वेळेला पिंड किती द्यावेत हे जे ज्ञान आहे माझं स्वतःच जे ज्ञान ब्राह्मणांनी गुंडून ठेवलं ते ज्ञान जर त्यांनी उघडं धरून सगळ्यांना वाटलं असत तर आमच्या समाजाची मानसिक गुलामी दूर करणं अधिक कठीण गेलं असत त्या ब्राह्मणांनी जे ज्ञान गुंडून ठेवलं या यह वाद संबंध या वादाचा वह रामदास स्वामी सगन पोच एक तर पद्धति कि, कि शिवाजी एक कर्तृत्व शून्य संग कामा कर शिवाजी हिंदू राज्य निर्माण करा तोर कशा मुर रामदास हिंदू राज्य निर्माण कर गुरु महाराज म्हणाले की बेटा हिंदू राज्य निर्माण कर शिष्य महाराज म्हणाले ठीक आहे महाराज मग शिवाजी म्हणाला कोणता किल्ला जिंकू पण रामदासांनी सांगितलं तोरणा जिंक मग तो म्हणाला जीक कसा जिंकू नेमले इकडून जा पहा तिकडून गेला इतक्या जर बांधल्या अकलेचा शिवाजी असता आणि प्रत्यक्ष व्यावहारिक राजकारणाची एवढी मोठी तज्ञता जर रामदासला असती तर कदाचित रामदासांनीच राज्य निर्माण केलं शिवाजीची त्याला गरजही लागली शेवटी एखाद्या जीवनाचा अभ्यास करीत असताना जी विविध कर्तृत्वात माणसं वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात निर्माण होतात त्या प्रत्येकाच्या कर्तृत्वाच्या क्षेत्राच्या मर्यादा स्पष्ट असल्या पाहिजेत लढावं कसं लढावं केव्हा आणि लढत असताना पवित्र्य कोणत्या घ्यावेत याचा तज्ज्ञ शिवाजीच होता याचा तज्ज्ञ रामदास नव्हता पण लढावा कशासाठी याचा तज्ज्ञ रामदस तलवार हातात घ्यावी कशी ती तलवार वापरावी कशी आणि या तलवारीचा गळा कापावा कसा याची तज्ञता निरावी आणि कोणाचा कापावा केव्हा कापावा कशासाठी कापावा याची तज्ञता निरावी रामदास आणि शिवाजी या, या दोघांच्या कर्तृत्वाच्या कक्षा भिन्न आहेत त्या परस्परांना पूरक असणाऱ्या कक्षा आहेत एका कक्षेनं दुसऱ्या कक्षेवर अतिक्रमण सांगण्याचं काही कारण नाही हि गोष्ट अगली खरी है शिवाजी प्रत्यक्ष मध्य समोरासमोर भेट हि घड़ा इतिहास मदल था पेला नकारता नजोगा पुरावा इन सोलाशे बहत्तर से रामदास शिवाजी पेली जो भेट आई जी भेट नाकारता शक्य नहीं इसवी सन सोळाशे बहात्तरच्या पूर्वी रामदास आणि शिवाजी यांची भेट झाली की नाही याला पुरावा नाही जर असेल पुरावा तर तो, तो विश्वसनीय नाही आणि इसवी सन सोळाशे अडुसष्ट च्या पूर्वी रामदास आणि शिवाजी यांची भेट झालेली दिसत नाही इसवी सन च्या पूर्वी रामदास आणि शिवाजी यांची भेट झालेली दिसत नाही इसवी सन ला त्यांची भेट नक्की झालेली आहे कदाचित सोळाशे अडुसष्ट बहात्तरमध्ये भीती झाल्या असतील कदाचित झाल्या नसतील त्याला ना पुरावे नाही आणि पुरावे देण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा पुरावे हेकड हट्टागृहातून किंवा बालिश समजुतीतून देण्यात येत नसतात पुरावे हे, हे कल्पनेतून निर्माण करता येत नसतात कल्पनांच्या आधारे एखाद्या ठिकाणी नसता डोलारा निर्माण करणं ही निराळी गोष्ट आहे पुरावा इतिहासाचा देणं ही निराळी गोष्ट आहे शिवाजीचा विषयी जर पुरावा जायचा असेल रामदासाच्या विषयी जर पुरावा जायचा असेल तर तो, तो पुरावा त्या मंडळींच्या कागदपत्रातून द्यावा लागत असतो जी माणसं समकालीन आहेत किंवा निकटवर्ती आहेत जी माणसं शिवाजीला किंवा रामदासाला समकालीन आणि निकटवर्ती आहेत यांच्या पुराव्यामध्ये सोळाशे बहात्तरच्या पूर्वीची शिवाजी रामदासांची भेट नाही प्रश्नच असा की शिवाजी आणि रामदास भेट समजा सोळाशे बहात्तर ला झाली तर यामुळं रामदासाच्या मूल्यमापनामध्ये फरक काय पडतो समजा या दोघांची भेट सोळाशे बहात्तर ला होण्याच्याऐवजी ती सोळाशे एकोणपन्नास ला झाली असं म्हटलं तरी मूल्यमापनात फरक काय पडतो समजा शिवाजींची अगदी लहानपणी सोळाशे तीस ला शिवाजी जन्माला आला सोळाशे चाळीसला शिवाजी आणि रामदासांची भेट झाली असं म्हटलं मापना फरक का शिवाजी आज जेव जन्माला आलामदासा भेटे पा शिवाजी की दी की भेट तो शिवाजी जी सुईनी जी भेट सुईनी चेट तो सुईनी की भेट सगै शिवाजी की सुईन ही शिवाजी राजकरण गुरु न ज्यांची भेट आधी जाए गुरुपणा मूल्यवापन नहीं कारण शादी क्लास टीचर क्यूंचित जे का भेटी का गुरुपण अवलबितेटलेक्तित्वा स्वरूप गुरुपण अवलब ज्यादा तुम्हें भेटले आरोप संस्कार अशी शेकडो माणसं भेटतात रस्त्याने जात असताना अनेक वेळेला अशी माणसं सापडतात की जी वर्षानुवर्ष जाताना तुम्हाला दिसतात रोज तुमच्या त्यांच्या भेटी गाठवतात तुम्ही ते दे जिवंत चिंता करीत नाही तेही तुम्ही जिवंत की मेले की चिंता करीत नाही त्या रामदास आणि शिवाजी यांची भेट केव्हा झाली ते एकमेकाला भेटले किंवा याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ही की रामदासांच्या जवळ जर समजा शिवाजी भेटला असता तर त्याला देण्याजोगं काही होत का जर रामदासाच्या जवळ शिवाजी भेटला असता तर त्याला देण्याजोगा असं काहीतरी होत हे आपण कबूल करणार असू तर या दोघांची शारीरिक भेट केव्हा झाली हा मुद्दा गौर होता कारण ज्यांनी ज्यांनी महात्मा गांधींच्या शब्दावर स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये तळहात प्राण घेऊन लढाई दिलेल्या सगळ्याच मंडळींची गांधींची काय भेट झाली होती अश्वता माणसांच्या वैयक्तिक भेटीकाठी व्हाव्याच लागत असतात याची काही गरजच नाही मूळ प्रेरणांचा संपर्क आहे मूळ संबंध जो आहे तो जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाचा संबंध आहे आणि म्हणून रामदास शिवाजी वादामधला जर खरा महत्वाचा प्रश्न असेल तर तो म्हणजे हा की रामदास हा हिंदुस्थानमध्ये हिंदूंच राज्य असलं पाहिजे झपाटलेला होता की नाही बाकीचे सगळे जे, जे साधूसंत ज्या साधुसंतांच्या दृष्टीनं राज्य कुणाचा आहे हा मुद्दा दौड होता राजकर्ते कोण आहेत हा मुद्दा दौड होता राजकर्त्यांचे कायदे कोणते हा मुद्दा दौड होता यहलोकाला नियंत्रित करणारं स्वामित्व कुणाचं आणि कसं आहे हा मुद्दा दौड होता या साधुसंतांच्या पेक्षा हिंदुस्थानवर हिंदूंचं राज्य असलं पाहिजे याचा अखरही पुरस्कार करणारी रामदासांची प्रवृत्ती होती की नाही हा खरा महत्वाचा मुद्दा आहे आणि रामदास जर हिंदू राज्याच्या कल्पनेनं भारावलेला संत असेल हिंदूंचं राज्य निर्माण व्हावं या कल्पनेनं तो झपाटलेला माणूस असेल तर रामदास आणि शिवाजी यांची भेट कधीही होवं किंवा नाही झाली तरी हरकती नाही रामदासाची आणि जनतेची रोज भेट होती ती जास्त महत्वाची मदास शिवाजीला भेन से संगित कि बा शिवराया तू महान आलो कि कुणा सा पुत्र है तू राज्य निर्माण करते फोट है माजा तु तुला पूर्ण पाठिंबा है तू कुछ संगू नको मी को संगित नहीं दोगा जरा भेटले का न भेटले का छत्रपति शिवाजी महाराज का संगदास स्वामी कि सदगुरु महाराज माजी अच्छा हिंदू राज्य निर्माण कर संगू ना हो, हो, शिष्य हिंदू राज्य निर्माण होते केलं पाहिजे आपण कोणाला सांगायची हो म्हणून राज्य निर्माण करू राज्य निर्मिती ही जी आहे हजारो माणसांच्या संघटना उभारून होत असते ही हजारो माणसांच्या संघटना उभारून जेव्हा राज्य निर्मिती होत असते त्यावेळेला उर तरी उरलेला भाग जाहीर जिंकायचा आणि कधी जिंकायचा याची निर्णय आणि तारखा जरी गुप्त असल्या तरी मुसलमान हे राजसत्तेच्या विरुद्ध पुकारलेलं बंड जाहीर असत हे हो शिवाजीच्या कार्याचं स्वरूप आहे त्याप्रमाणे या देशामध्ये हिंदू धर्माच्या परंपरेच्या संरक्षणासाठी हिंदूंच राज्य असलं पाहिजे ही रामदासांची भूमिका जाहीर होती आणि ही भूमिका शिवाजीला पटवून देण्याची गरज नव्हती शिवाजी हिंदूंचं राज्य निर्माणच करीत होता ही भूमिका जनतेला पटवून देण्याची गरज होती हा रामदास जनतेला कधीपासून भेटत होता याचा काही सन नाही शिवाजीला तो सोळाशे ला भेटला असेल सोळाशे ला भेटला असेल सोळाशे ला भेटला असेल पण जनतेला तो रोज भेटत होता रामदासचं मोठेपण शिवाजीला भेटण्यात नाही अजून एक टाच काळामध्ये समकालीन संत तुकाराम हा विचार शिवाजीला भेटल्याचा पुरावाच नाही हा शिवाजीला कधी भेटलाच नाही भेटला नाही असं मी म्हणायला भेटल्याचा पुरावा नाही कदाचित भेटले असतील कोणाकोणाला माहिती शिवाजी कोणाकोणाला भेटला होतो भेटला असेल कदाचित भेटले नसेल हे काय तुकारामांच लहानपणी असं आम्ही मानत नाही कारण तुकाराम आणि शिवाजी एकमेकाला भेटले असते सुखाचा अवघा संसार सुखा कर हिंदू स्वराज्या आग्रह धरना पेला सत वारक एक तुकारा एकनाथा विषय आतोरत आदर व्यक्त के सग्या गोषी जारी खर तरी तुकारा वारकरी संप्रदायाच्या अध्यात्मानं प्रभावित झालेला आहे जीवनाच्या शुद्धीकरणाच्या चळवळीनं प्रभावित झालेला आहे त्याच्या अध्यात्मानं प्रभावित झालेला आहे हिंदू राज्याच्या एकनाथांच्या आग्रहाने प्रभावित झालेलं नाही रामदास वारकरी नव्हे रामदासांनी एकनाथाला कदाचित नमन केलं असतं कदाचित केलं नसतं पण तो रामदास हा वैचारिक दृष्टीनं एकनाथाचा शिष्य आहे कारण एकनाथच्या हिंदू राज्याच्या आग्रहाने झपाटला गेलेला त्यापेक्षा अत्यंत कठोर अशा स्वरूपाच्या हिंदू राजवटीच्या आग्रहाला रामदास झपाटला गेलेला आहे आणि ज्या वेळेला माणसं ध्येयवादाने झपाटली जातात त्यावेळेला ध्येयवादाला उपयोगी असणाऱ्या पुरुषांच्या समोर वैयक्तिक अंता बाजूला झुकण्याची त्यांची तयारी झाली ध्येयवादाचं हे वैशिष्ट्य आणि म्हणून रामदासांचं जे शिवाजीला पत्र आहे सोळाशे अडुसष्ट साली लिहिलेलं तुमच्या वास्तव्य केले परंतु वर्तमानाही घेतलंय आम्ही तुमच्या राज्यामध्ये राहिलो पण तुम्ही आमची भेट घेतली नाही हे ते रामदास योग्य दृष्टीनं पाहायला आपण शिकलं पाहिजे हे पत्र म्हणजे आपली मला भेट मिळावी याची अप्लिकेशन नव्हे शिवाजी हा मंत्री नव्हता आजचा की अपॉइंटमेंट घ्यावी लागत नव्हती शिवाजीच्या दरवाज्यावर साधू संतांना साधू संतांना शिवाजी कडे जाण्याच्या अपॉइंटमेंट आणि एंगेजमेंटची गरज होती किंवाही शिवाजीच्या दरवाज्यात कोणीही बारागी उठून उभा राहू लागला असता आणि धर्माच्या नावे भिक्षा मागितल्याबरोबर बसल्या जागेवरून उभा राहून पाया पडून भिक्षा घालण्याची शिवाजीवर जबाबदारी कारण तो हिंदू राजा आता पुन्हा जर तुमच्या मनामध्ये याचं दुःख असेल की आमचा मराठा शिवाजी ब्राह्मणाच्या पाया पडत होता का रोज पडत होता रोज पडत होता त्याचं कारण हे की ब्राह्मणाच्या जेव्हा तुम्ही पाया पडता तेव्हा त्या माणसाच्या पाया पडत नाही काल मी तुम्हाला सांगितलं की ब्राह्मण वेद आणि गायी या तीन हिंदू धर्माची मानचिन्ह जेव्हा गोमाता पूज्य असं आम्ही म्हणतो तेव्हा हे दोन शिंगाचं जनावर आपल्या डोळ्यासमोर नाही हिंदू धर्माचं मानचिन्ह ही जी मानचिन्ह आहेत ब्राह्मण आहे त्यामुळे केवढाही मोठा श्रीमंत असो केवढाही मोठा सावकार असो केवढाही मोठा राजा असो केवढाही मोठा सम्राट असो जर तो धर्मानं हिंदू असेल तर ब्राह्मण संन्याशी समोर आल्याच्या नंतर कुठून उभं राहणं उत्थापन देणं त्याचे पाय होणं पाया पडणं दक्षिणा देणं मी आपली काय सेवा करू शकतो हे विचारणं त्याचं कर्तव्यच होतो तेव्हा शिवाजीला माझी तू भेट घेतली नाही तू माझी भेट घे अशी अप्लिकेशन रामदासांनी देण्याची गरज नव्हती तरी सुद्धा रामदास लिहितोय तुमच्या देशी वास्तव्य केले परंतु वर्तमान नाही घेतले याचा हेतू आपण समजून घेतला पाहिजे कारण हे रामदासांचं पत्र नाही ही रामदासांची कविता आहे हे रामदासांचं पत्र नाही ही रामदासांची कविता आहे आणि कविता शिवाजीनं वाचण्यासाठी लिहिलेली नाही कविता ही रामदास पत्र नाही तर शिवाजीचं निमित्त करून जनतेला उद्देशून दिलेलं पत्र आहे आणि म्हणून या पत्रात असा उल्लेख आहे की आपण श्रीवंत योगी आहात आपण पुण्यवंत आहात आपण वरदवंत आहात आपण परमेश्वरी अवतार आहात एवढं सगळं अत्यंत नम्रतेनं रामदासनं शिवाजीला सांगण्याची काही गरज नव्हती हा एवढा रामदास शिवाजीच्या भेटीला उत्सुक झाला होता काय तसंही दिसत नाही कारण सोळाशे अडुसष्ट साली रामदासांनी हे पत्र लिहिलं पण शेवटी रामदास शिवाजीच्या भेटीला गेलाच नाही ज्या दिवशी ग्रज निर्माण झाली त्या दिवशी म्हणजे सोळाशे बहात्तरला शिवाजी रामदासांच्या भेटी झाला कारण व्यक्तीशहा शिवाजीच्या भेटीला जाऊन रामदासला काहीही मागायचं ज्या दिवशी शिवाजी भेंडीला आला आणि शिवाजी भेटलाय त्याही दिवशी रामदासांनी तिला काही मागितलं नाही पुढे शिवाजी हिंदूंचा राजा झालाय वेदमंत्राभिषिक्त राजा झाला आणि त्यानंतर शिवाजी ते एके दिवशी रामदास स्वामींच्याकडे गेलाय आणि असं म्हणाला की स्वामीच्या आशीर्वादेकडून मी राज्याचा राज्याचा अधिकारी झालो तेव्हा स्वामींची काही सेवा घडावी ही माझी इच्छा आहे आणि या मुद्द्यावर सोळाशे शहात्तर शिवाजीचं स्वतःचं पत्र आहे स्वामीं की धर्म राज कर देव ब्राह्मण रक्षण कर धर्म राज्य वाढ़ी हा तुम धर्म तुम प्रजा बलन हे तुम सदगुरु सेवा संगा एक समोर शरण आ राजा शिष्याला तो जर असं म्हणत की मी तुमची काही सेवा करू इच्छितो तर हिंदूंच तू राज्य निर्माण करतोय हे शेवटापर्यंत वाढवित नाही ही गुरुची ही सेवा धर्माचीही सेवा हे तुझं पुण्यकृत्य हे तुझं धर्माचरण हे सांगण्याची ताकद असणारा एकच माणूस या संत मंडळीत होता तो, तो रामदास होता आणि म्हणून हा जो हा रामदास म्हणजे हिंदुत्व मध्ये असणाऱ्या काही जागृत तुरवा कशा साधू संतांचा शिवाजीच्या काळातला समकालीन प्रतिनिधी हा जो समकालीन प्रतिनिधी आहे या प्रतिनिधींच्या पासून घेतलेली आहे शेवटी राजकारणातून प्रेरणा घेता येतात सत्तेत भागीदारी राजकारणातून प्रेरणा घेता येत एकमेकाला विश्वासघात कसा करावायचा राजकारणातून प्रेरणा घेता येत सुखाच्या सवलती आपापसात वाटून परस्परांच्या स्वार्थांची संगती कशी जोडावी आणि दोघांनी मिळून स्वार्थ कसा साधावा याच्या राजकारणातून एखाद्या ध्येयाच्या साठी मरेपर्यंत झगडावं आणि सगळ्यांच्या कल्याणासाठी प्राणाची गुरवंटी करून कुरुं फेकावी याची प्रेरणा राजकारणातून मिळत नसते ती त्यापेक्षा उदास ठिकाणावर मिळत भाजी प्रभू एकपांड्यासारखा माणूस देवा सांगतो की आपण सुरक्षित रीतीने पुढे जा मी मर्यापर्यंत ही पावनिक लढवी त्याला माहिती नव्हतं ग तो मेलामध्ये त्याची बायको भीत भावना बाजू प्रभूला हे कळत नव्हतं ग की शिवाजी जर वाचला तो तो राजा होईल हा मात्र मेलामध्ये भुमिटच दिला हे कळत नव्हतं की काय ज्या एक माणूस एका ध्येयाने वेळा होऊन जातो जेव्हा एखादा माणूस एखाद्या उदात स्वप्नानी वेढा होऊन जातो त्या त्या स्वप्नांच्यावरून आपलं स्वतःचा आपलीच ओवाळ फेकऱ्याला जात हा जो माणूस आहे स्वप्नांच्यावरून आपला अस्तित्व ओवाळून फेकून देण्यासाठी सर्व स्वतःचा त्याग करण्यासाठी तयार झालेला माणूस हा निर्माण करण्याचं काम त्या कालखंडातल्या साधू संतांनाच सा करता येणे शक्य होतं हे काम राजकारणी पुरुषांना करता येणे शक्य होत हे रामदासांनी केलं की के नाही हा खरा महत्वाचा प्रश्न आहे रामदास शिवाजीला केव्हा भेटला केव्हा भेटला नाही हा गौरमच आहे केव्हा भेटलाय तो उत्तर मी देऊन टाकलं की भेटला त्याच्या एक दिवस भेटण्याचं मी कबूल करायला तयार नाही मग अध्यक्षांचं मत काय अध्यक्षांसमोर काही जी असे हरकत कारण खरे जे महत्वाचे मुद्दे ते हे आणि म्हणून तो जो महत्वाचा खरा मुद्दा आहे तो हा की शिवाजीच मोठेपण लक्षात घेणं आणि शिवाजी हा राजा नव्हे शिवाजी हा परमेश्वरी अवतार आहे या गोष्टीची घोषणा आपलं सगळं पुण्यपणाला लावून करणं हे काम जर महाराष्ट्रात कोणी केलं असेल तर ते रामदास रामदास जेव्हा दास जोरात सांगतो धर्मस्थापने ते जाणावे ईश्वरी अवतार आज आहेत पुढे होणार कृपा ईश्वराची त्यातला आज आहेत कोण मिरजा राजा जयसिंग जे रामदास जेव्हा आज आहेत म्हणून सांगतो तेव्हा तो शिवाजी आहे आणि म्हणून रामदास जेव्हा शिवाजीला हे सांगतो तुम्ही पुण्यवंत आहात तुम्ही वरतवंत आहात तुम्ही श्रीमंत योगी आहात त्याला रामदासांना असं म्हणायचंय कि जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटका करून घेण्याच्या साठी पारवार्थिक तप प्रत्येकाने करणं आवश्यक आहे साकळीत बारा वर्ष पाण्यात उभं राहून रामनामाचा जप कोट्यावधीचा करून पुण्य करणारा रामधन एका विशिष्ट मार्गाने परमार्थ सा साधना करतोय आणि घोड्याच्या पाठीवर हातात तलवार धरून बसणारा आणि हिंदूंचं राज्य निर्माण करण्यासाठी आपलं जीवनपणाला लावणारा शिवाजी तीच परमार्थ साधना वेगळ्या दिशेनं करतोय बारा वर्ष तप करणाऱ्या रामदासांचं जे पुण्य आहे ते कोट्यावधी हिंदूंच्या धर्म संस्कृतींचं संरक्षण सा करण्याच्या साठी आपलं सर्व अस्तित्व पणाला लावून प्रयत्न करणाऱ्या शिवाजीचं पुण्य आहे हा शिवाजी केवळ राजा नवे, राज्य निर्माता नव्हे नुसता कर्तबकार तो एका संस्कृतीच्या संरक्षणाचा ता प्रयत्न करणारा एका प्रवाहाचा समकालाचा सगळ्यात मोठा प्रतिनिधी या त्या धर्मीयांना ईश्वरी आवता शिवाजी हा ईश्वरी अवतार आहे याची घोषणांनी जनतेच्या समोर केली त्या मंडळींनी शिवाजीला हे काम रामदासांनी केलं की नाही हा खरा महत्वाचा प्रश्न आहे सोळाशे बहात्तर कि सोळाशे बेचाळीस हा महत्वाचा प्रश्न आहे तशी तर सुई रामदासांच्या पूर्वी शिवाजीला बेचे हे मी माझं मत तुम्हाला सांगेन जाता असा आपल्या जिल्ह्यातल्या एका मुद्द्याचा उल्लेख करून टाकायला पाहिजे आमचे मित्र माननीय केशवराव जी थोंडिये यांनी असा उल्लेख केलेला आहे त्यामुळे बायको सोडून पळून घेऊ आपण असा ग्रेंदुरो हा बायको सोडून पळून गेला पण बायको सोडून पळून न जाता रामदासांनी काय केलं करायला पाहिजेत होत आपण रामदासांचं जीवन सोडून घेऊ छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन घेऊ आता एखादा प्रसंग तुम्ही लक्षात घ्या शिवाजी निघाला अब्दुल खानाशी लढायला त्यावेळेला माननीय दोनगे तिथं प्रतापगडावर उभारून त्याला काय सांगणार बायका आटकिल विवाह मंडपात शपथ घेतलीच की यांना सोडून जाणार नाही आता चालला शिवाजीला अब्दुल खानाला भेटायला तिथं मेलासाठी या बायका विधवा होतील हे बाप कुठं भेटशील जाऊ नको जाऊ नको या आगाऊ धंद्यात पडू नको म्हणून जाव राज्य तुझ्या जबाबदारी आकाराला येत असतात त्याच्या शेजारी अनेक निष्पाप जीवन उद्ध्वस्त होतात हा जीवनाचा नियम हे सावरकरांच्या सारखा माणूस ज्या वेळेला अभिनव भारताच्या संघटनेची स्थापना करतो सावरकरांच्या सारखा माणूस ज्या वेळेला हसत दोन जन्म ठेवून सहन करीत असतो त्यावेळेला त्यांच्या बायकोचा सत्यानाश होत असतो प्रश्न जी माणसं वैयक्तिक संसाराच्या जबाबदाऱ्यात अडकून पडलेली असतात ती फक्त माणसाचा वंश हो चालू ठेवलीत असतात जीवनाला कुठल्याही प्रकारे सार्थक होत रामदासांनी बायको सोडल्याच्या बद्दल रामदासला दोष देण्याचं कारण काय मी जर मी जर जे माझ्या बायकोपेक्षा एक सुंदर बोरगी मी जाय म्हणून बायको जोडून पळालो तर देशाच्या संरक्षणासाठी बायको जोडून पळालं तर त्याही बद्दल हा मूल्य विवेकारी जातीयवादामुळेवेक जो असतो हा मूल्य विवेक पण लक्षात घ्यायला पाहिजे कि गौतम बुद्ध यशोधारेला जोडून निघालेला आहे त्याला जाऊन तुम्ही काय सांगणार खबरदार गौतम बुद्ध अपने बापा राज्य सोड़े नि तो जर तेल यशोधरा सोले तो जर तिजापेक्षा सुंदर मुलीक जर लहान सुख सोड़ गौतम बुद्ध सुखा तर सुखाक लोडा शेवटी एक गोड़ स्वार जवाबदार टाड़ी लगता मंदट धरन विचाराव लगता कि मनुस अपना स्वार्थ चीजे मध्य समाजा जड़ाला उभा त्यावेळेला तुझ्या आईबाबांना किती वाईट वाटेल हे सांगण्याचा किती वाईट वाटेल हे सांगण्याचा दिवशी झपाटली जातात त्या दिवशी पासून सुरुवात होतात रामदास हा लग्नाच्या बोलावून पळाला की रामदास मारलेली एक मजेदार अशी थाप आहे असं माझं स्वतःच वैयक्तिक म्हणत रामदास असं लग्न ठरलं होतं त्याच्यावर माझा विश्वास नाही हे घड़त विश्वास या बोलियार अक्षला बोल पोताली इतके लोग उभे होते कि पड़ने का प्रयत्न किया मार ही खावा लगे लग्न तो भारत सुसतो की तो पळू शकला लग्नाच्या बोल्यावर रामदास लग्नाच्या बोल्यावर पळाला ही हकीकत एक नाटकी असं समर्थन आहे नाट्याची आवड असणाऱ्या बावळ संप्रदायकांनी निर्माण केलेली ती काणी पण ती काणी खरी असू तरी ग्रेतला तो ऐतिहासिक सत्य असू तरी ग्रे शोधार्थ निघालेला जो माणूस आहे हा आत्मार्थ विश्वम तेजेची प्रतिज्ञा करूनच निघाली आमच्या तत्वज्ञानाची परंपरा की आहे की कुटुंबाच्या रक्षणासाठी मुलाचा त्याग करावा गावाच्या रक्षणासाठी कुटुंबाचा त्याग करावा देशाच्या रक्षणासाठी गावाचा त्याग करावा मानवजातीच्या रक्षणासाठी विश्व देशाचाही त्याग करावा आणि गरज पडेलचा आत्म्याच्या शोधात विश्वासही त्याग करा आत्मार्थ आहे प्रताप जे या संज्ञान घेतला तुमच्या माघारी तुमच्या बापाला पिंड कोण देणार हे सगळे खाण्याची व्यवस्था तीन पिढ्या दिल्याच्या नंतर सुद्धा चालू आहे की ना यावरच माणसाचं कर्तृत्व मोजणारे जे लोक आहेत त्यांच्या दृष्टीनं हे मुद्दे महत्वाचे राहू शकतात त्या रामदासांनी पत्नीचा बोवल्यावरून पळून त्याग केला मी आज त्यांच्यासारखं हे म्हणणार नाही त्याच दिवशी दुसऱ्या एका वराशी तिथं लग्न झालं माझं म्हणता झालं नाही आपण ग्रहित रामदास गोव्यावर पळून गेला ही मुरगी तिच्याशी कोणी लग्न करायला तयार राहिलं नाही हे जे आहे धड सौभाग्य नव्हे धड वैधव्य नव्हे या जन्मभर तिथत तिथत मिली रे कारण गौतम बुद्धा शिव हैश्वरा आई च नीब है सावरकर शिवाजी पत्न है ज्यादा क्षण शिवाजी कुछ सहसाह घर बाहर पड़तो हा बाहर जाना पंजारती वार्व तर बाहर जाता है पंचायती वाळून आयोजी पडलेले हेही जर आपण समजून घेणार नसून केवळ रामदास ब्राह्मणे याचाही विरोध करायचा म्हणून तर पहिली जबाबदारी आपल्यावर येऊन पडते ती शिवाजीला विरोध करण्याची कारण ज्या महाराष्ट्रात शिवाजी एक जग मरा वतनदारिवाजी ज्वास तुम्हें तरीका शिड़कें आणि जाधवांची गाणी घेतली तरी काय सगळ्या गाणीचा इतिहास एकच आहे की ज्यांच्याजवळ पिढीदास वतनदाऱ्या होत्या शिवाजीच्या नाजी लागून आपल्या वतनदाऱ्या धोक्यात घालायला ते तयारच होत कारण शिवाजीच्या नाजी लावायचं म्हणजे आकाशात उडणाऱ्या पाखराच्या रंगावर गोहे धुवून हातातली भाकर सुटते हे धंदे कोण करणार मोगलांनी वंश परंपरा आवला चालण्याच्या साठी जागिरी देऊन टाकलेल्या होत्या या धोक्यात घालायच्या आणि हिंदू राज्य निर्माण करणाऱ्या या बरोबर जमलं तर ठीक न जमलं तर या चिंतेनं सगळेच जण ग्रस्त झालेले एखादा दुसरा अप मला मान्य आहे शेवटी ज्या वेळेला एखादी क्रांती घडत ही क्रांती समाजाच्या वेगवेगळ्या थरातले एखाद्या विचाराचं आव्हान पोहोचू शकणारे नागरिक तिसाद डोक्यात घडून आली असतात ज्यांच्याजवळ गमावण्या दोघं फार जास्त असत ही हो माणसं जीव धोक्यात घालत शिवाजीच्याही काळामधलच्या वसनदारांना शिवाजीच्या नादी लागून वतनदाऱ्या धोक्यात घालण्याची इच्छा नव्हती शिवाजीच्या बरोबरची माणसं कोण आहेत कायस्थ आहे अशी तिथे कायस्थ आहे पवारा खिंड वेळ आली की एक कायस्थ लागतो वाजे प्रभू देशपांडे हा मराठा नाही हा कायस्थ आहे पुरंदेर लड़ाने की वे आई कि मुरार बाजी देशपांडे उबा रहो अ मुरार बाजी नेशपांडे का पत्रव्यवहार शिवाजी का सग कायदीपूर्वक लिखने की वे आई कि बाला चिट्ठी ये सगे का शिवाजी मंत्रिमंडला पंप्रधान क्या कि एक भट लगत आज का राजकर्त्या एक एक भट आता लगता तीन चे वर्षा पूर्वी तो महाराष्ट्रातल्या खऱ्या शिवाजीचं काय प्रति शिवाजीला माग पुढे दोन चार ब्राह्मण लागतात <laughs> त्यांचा सल्ला विचारल्याशिवाय चालत नाही हा ब्राह्मणचा मुद्दा त्याचं कारण असं आहे की जे ब्राह्मण शिवाजीच्या बरोबर आहे त्यांनी आपलं ब्राह्मणत्वाची चिता पहिल्यांदाच पेटवली जे शिवाजीच्या बरोबर आहेत आणि ब्राह्मण त्यांची चिता पेटवायला रोज शिवाजी तयार हा मुद्दा नीट समजून घ्या शिवाजी हा मी तुम्हाला कालपासून सांगतोय की हा ब्राह्मणांचा संरक्षक आहे आणि आज मी असं सांगतोय जे ब्राह्मण शिवाजींच्या बरोबर आपलं ब्राह्मण्य घेऊन त्यांची चिता शिवाजीने भेटवली असती इथे राजकारणाचा महत्वाचा मुद्दा उपस्थित होतो तो म्हणजे हा की ज्यांचं तुम्ही रक्षण करता त्यांच्या जीवनाची मूल्य निराई आणि जे तुम्ही रक्षण करते त्यांच्या जीवनाची मूल्य निराय इथे कौतुक्य लागू करतो आचार्य कौटिं असं सांगतो की प्रजा जे पुण्य करते या पुण्याचा सहावा हिस्सा राजाला प्रजेचं मुळे आपोआप फिरतो पुण्य करायचं नसतं त्याच एक प्रजेचं रक्षण पण राजा जर प्रजारक्षणाकडे दुर्लक्ष करायला लागला तर प्रजा जे पाप करते त्याचा शरांश राजाच्या नावे जमा होतो आणि राजाचं पुण्य प्रजेमध्ये वाटलं जात काय करायचं ते राजाला समोरून शत्रु येत आहेत याची एकादशी चालू आहे हा म्हणाला तुम्ही या वाटते तितके पुढे या मी एकादशी आज आहे भजन करीन उद्याचा सूर्योदय हो पाहिजे करीन त्यानंतरच लढायला येईल हे काय नास्तिक आणि पाखंड एकादशीला हल्ले करता काय चोरांना हे राजाला म्हणता येणार नाही हे राजाला म्हणता येणार नाही आणि म्हणून शिवाजीनी पत्रात असा उल्लेख केलेला आहे ब्राह्मण म्हणून गम करतो की काय तुम्ही ब्राह्मण शिक्षा होणार नाही असं तुम्हाला वाटतं की काय गरदन मारली जाईल घराधारावर गारवाचा रांगर फिरवला जाईल कारण ब्राह्मण किल्लेदार तर हे सांगायला लागलं की अमुक आमच्या वेळेला हल्ला झाला त्यावेळेला गाभील होतो करायचं काय उद्या जर मोरोपंत असं सांगू की महाराज मनाची एक इच्छा आहे काशी यात्रेला जाऊन शिवाजीला जरा पेन्शन देऊन काशी यात्रेला वाटी लागलं ही शिवाजीची धार्मिकता पण तो जर म्हणाला असत की मी काशी यात्रा करून येऊन पुन्हा पंतप्रधान होतो ते पंतप्रधानांची काशी यात्रा पंतप्रधान पद सांभाळण्याच्या बरोबर आहे त्या ब्राह्मणांनी आपलं ब्राह्मण सोडून दिलेलं आहे क्षत्रियत्व स्वीकारलेलं आहे ते लढता येत जे अज्ञातच भविष्य अजून साकार न झालेलं ते भविष्य साकारण्याच्यासाठी आपला सगळा वर्तमान काळ पेटवून त्यांनी दिलेला ज्या वेळेला मुरोपन पिंगळ्यांच्या सारखा माणूस किंवा अण्णाच्या माणूस शिवाजीच्या सहवासात सोळाशे पंचावन्न चौपन्न छप्पनच्या सुमाराला येतो कुणी हमी दिलीली होती की हिंदूंच राज्य निर्माण होणार आहे सोळाशे चा अब्दुल खानाचा वध अजून झालेला नाही अजून सोळाशे पासष्ट ची मिर्जा राजा सवारी झालेली नाही अजून शिवाजी वाचून ना आलेला नाही या सगळ्या अवस्थांच्या मध्ये सोळाशे चौऱ्याहत्तर उद्या सोळाशे चौपन्न अस्तित्वात लोक ते शिवाजी भोवती उभे आहेत जगण्याच्या मरण्याच्या या शिवाजीच्या राज्य निर्मितीच्या प्रयत्नात जगतील मेले तर राज्य निर्मिती करीत असताना मरतील ही सगळीच जी आहे ही माणस शिवाजी एवढी मोठी नसतील पण शिवाजी माणसांच्या मध्ये स्मार्थ असतात माणसांच्या क्षुद्रता असते पण जेव्हा एखाद्या प्रेरक व्यक्तिमत्वाच्या सहवासात एखाद्या ध्येयवालानं सामान्य माणसं भारली जातात त्या क्षणापुरत त्यांच्या जीवनातलं हिण जळून जात हा सुवर्ण स्पर्श शिवाजीच्या भोवतानी असणाऱ्या मंडळींनाही झाला असेल त्या मंडळींच्या मधले बहुतेक मंत्री ब्राह्मण त्यांच्या जीवनाला झाला आणि हे मंत्री केवळ मंत्री नाही हे लढवायचे आहेत स्वतच्या इच्छेनं स्वार्या कारणाऱ्या आहेत शिवाजीनं सांगितलेल्या गोष्टी अंगलात आणणार आहेत शिवाजीनं न सांगितलेल्या गोष्टी स्वतःच्या इच्छेनं घडवून आहेत अण्णाजी दत्त सारखा माणूस हा म्हणजे तोंडात तलवार धरून दोऱ्यावरून किल्ले चढून जाणारा मृत्यूला मूल्य आहे ही गोष्ट खरी पण मृत्यू हे मूल्य नाही मृत्यूला मूल्य आहे ज्या ध्येयासाठीच आहे ज्या ध्येयासाठी मृत्यू होतो त्याला मूल्य आहे नुसत्या मृत्यूला ना मूल्य नाही आणि म्हणून मूल्य मृत्यूला नाही मृत्यूच्या तयारीला तानाजी ज्या वेळेला जातो त्यावेळेला त्याने काय हे ठरविलेलं नसतं की उदय बाबूला मारीत असताना आपल्यालाही मरायचं हे काहीतरी ठरविले नसत तानाजी जेव्हा जातो तेव्हा गड घेऊन परत जायचं या एका जिद्दीनं जी जातो आपऊन परत येणार नाही गड घेता घेता मरण पण करील पण जिवंतराचा गड घेऊन येईल या जिद्दीनं तो मरणाची तयारी घेऊन जातो हा तानाजी उदय बांधूला मारून गड जिंकून जर जिवंत परत आला तर ठरेल की काय तणाची गर घेताना मेला म्हणून मोठा आणि जर जिवंतपणत आला तर तो लहान ठरतो की काय पवनखिंड लढवीत असताना बाजीप्रभूने आत्महत्या दिली मरणाची तयारी ठेवूनच तो पवनखिंडी धुवाय तो हसत हसत मरणाच्या जवळ गेला समाधानाने कृतार्थ देणं ही गोष्ट खरी पण समजा शिवाजी विशालगडावर पोहोचल्याच्या नंतर आपला जीव वाचून आणि उरलेले दहा पाच लोक पासून जिवंतपणे परत येणं बाजीप्रभू देशपांड्याला जमला असतं तर त्यामुळे तो लहान ठरला असतो की काय मरणाला स्वतःची एवढी मातबरी देणारे लोक जीवनाच्या पेक्षा खडग्यांचं मूल्य जास्त माहिती अण्णाजी दोन हा प्राण धोक्यात घालून अनेक किल्ले जिंकून परत आलेला माणूस म्हणून त्याच्यावर पोहाडा नाही कानाजीनी येसाजीनी बाजी प्रभूनी मुरारबाजीनी ते करतात त्या तो तोंडात तलवार धरून सात घेऊन पना चढून जातो भूता प्रमाणा रिबंध थैमान कि हा ही मरणा छाया है हा ही शिवाजी राज्य निर्माण शिवाजी हि एक शक्ति है ब्राह्मण दुसरी शक्ति है कायस्था तीसरी शक्ति है कुणब महाराष्ट्र मध्य श्याण्डवी ना प्रकरण है एवडेस मराठ स्वतला कुणबी माहिती सरदार उदयाला उदयाला आलेली आहेत भोसल्यांचा घराणा यापैकी आहे की शिसोद्यांच्या पैकी आहे कुणाला माहिती त्याचा तरी कुठला पुरावा उपलब्ध आहे शेवटी शिवाजीचं मोठेपण त्यांनी जे बाराशे वर्षाच्या परंपरेला जमलेलं नव्हतं ते घडवून दाखवलं यात आम्ही मानतो तो शिसोदेव वंशाचा यात आम्ही मारत आहे कारण चित्तूड वंश कोण माणूस याच्या जोरावर त्याचं मूल्यमापन करता येत नाही शिवाजीचं मूल्यमापन हे त्याच्या कर्तृत्वावर एक नवीन असा आत्मविश्वास दादा करण्यावर होत आणि म्हणून रामदास हा ब्राह्मण आहे यामुळे रामदासांचा विरोध त्यांना करायचाय त्यांनी शिवाजीच्या सर्व मंत्रिमंडळाचा विरोध करायला तयार झाला माझे आणि लोक झाले तसे लोक प्रामाणिक आहे म्हणतात शिवाजी सर्व मंत्र्यांचा विरोध करू दादूजी कोंडेवापासून दादूजी कोंडेवापासून कर दादूजी कोंडेव ब्राह्मण तेव्हा दादूजी कोंडेवाचाही विरोध मुला बंद यांचा विरोध अण्णाजी नंतरचा विरोध आणि मग जागा विरोध कारण लोकांचा गागा भट्टाच्या विषयी सुद्धा समजून घेत आहे की हा जो गागा काशीहून बोलावून आणावा लागला यांना अजून गागा भट्ट कोण होता हेच माहिती नाही कारण गागा हा शिवाजीनं काशीहून बोलावलेला ना माणूस नाही गागा भट्ट हा काशीवरून शिवाजीकडे स्वतःच्या पायाने चालत आला रामदास हा ज्या अत्यंत नम्रतेने एक पत्र पाठवतो की आपल्या देशात मी राहिलो पण आपण वर्तमान घेतलं नाही माझं ते काय रामदास काशीवरून दक्षिणे पाहिजे म्हणून पण ते स्नान संध्या करण्याचं पाणी, पाणी गंगेच्या दोन किनाऱ्यांच्या मधून वाहत नाही ते दोन्ही काठावर हिंदूंचं राज्य असतं सर्व दंड होतो एरवी तेच पाणी फक्त आत्महत्या करून मरायला चुक हा जो करण्याच्या अर्थात जे गंग्यातलं पाणी उदळ होतं दोन्ही काठावर हिंदू स्वराज्य असलं तर म्हणून हिंदू स्वराज्य म्हणजे हा जो गागा वाटत आहे हा गागा वाटत काशीच मंडळी पण काशीला कुठं केला आमची जी मंडळी आहे यांना या हे या लक्षातच नाही की काशी ही त्या वेळेची युनिव्हर्सिटी आहे आम्ही नांदेडला आलो म्हणून तुम्ही आम्हाला नांदेड जेव्हा काय का आमचीच नाही मानणार आहात आमची हरकत नाही तुम्ही मानणार आहात होळीचा सुद्धा मान देणार नाही तुम्ही मला बाकीचे सोडा वारी ही निराळी गोष्ट आहे काशी ही त्यावेळेच्या सनातन हिंदू धर्माचं विद्यापीठ आहे आणि म्हणून हिंदुस्थानच्या कोण्याही काना कोपऱ्या मधलचा विद्वान आपल्या बुद्धीचा तरारा दाखवण्याच्या त्यांनी आत्मविश्वासानं ग्रंथाध्यन संपलं काशीची वाटचाला लागतो गागा वाटतं ता पायटांची धर्मनिर्णय सिंधू ज्या कमलाकर भट्टाने लिहिला या कमलाकर भट्टाचा गागाभट्ट हा हे भट्टणचं काशी क्षेत्रामध्ये अत्यंत मान्यवर असलेलं हिंदू कायद्याच्या क्षेत्रामध्ये अखिल भारतभर यांचे न्याय मानले जात होते त्या भट्टगराण्याचा गागाभट्ट हा आपल्या काळातला सगळ्यात मोठा प्रतिनिधी तो लहान नाही आणि गागाभट्टा हा नांदेडच्या शेषाचा विरोधक आहे त्याला या दोन भूमिका चालू आहे नात्याचा एक शेष आहे थोडसा गागा भट्टाच्या पूर्वीचा एक पन्नास एक वर्ष पूर्वीच कृष्ण नृसिंहशेष या नाव या कृष्ण नृसिंहशेष यांनी शुद्राचार शिरोमणी या नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे या शूद्राचार शिरोमणी ग्रंथाचा मुद्दा आहे की हे कलियुग असल्याच्यामुळं या कलियुगामध्ये ब्राह्मण आणि शूद्र हे दोन धोरण शिल्लक राहिलेले आहेत त्यामुळे यापुढे कोणीही क्षत्रिय नाही म्हणून हिंदूंचा राजा होऊ मोगर दरबार बस संस्कृत ग्रंथ लिखा तरी दुस लिणा शेष घर है जो अखिल भारतीय की आख्या समाजा मधे कलियुग है ब्राह्मण शूद्रे दौर जारी उरले तरी शूद्र मध्य शूद्र संस्कार शूद्र युवाना हा गागा आणि म्हणून ज्याची राज्य करायचं लागते त्याला त्याला हा संस्कार लोक झालेला क्षत्रिय ठरवतो त्याला क्षत्रिय राज्यविषयक करून टाकतो शेवटी शिवाजी क्षत्रिय नसेल शेवटी शिवाजी क्षत्रिय नसल्याचं क्षत्रिय आहेत कोण आणि या कलियुगामध्ये जर हिंदूंना क्षत्रिय होण्याचा हक्क असेल तर हिंदूंच राज्य निर्माण होणं जर तर मग हिंदू धर्म आणि हिंदूंचे स्फूर्ती ग्रंथ यांची काढी ग्रंथांची ग्रामीण धर्म आणि परंपरा दक्षिणेचा ग्रंथ घेतो घेता येतो दक्षिणा वाटली जाते आणि ब्राह्मण बहिष्कार टाकतात हे शक्य आहे शक्य नाही कोणी करायचे अभिषेक करी ना कसा <laughs> काळातले ब्राह्मण झाले म्हणजे काय झालं त्यांना पैसे नको होते की काय आणि ब्राह्मण वर्ग झाला तरी काय आणि क्षत्रीय वर्ग झाला तरी काय चारित्र्य हे जातीचं रस्त माणसाचं विद्वत्ता ही जातीची रस्ते माणसाची असते कर्तृत्व हे माणसात असत म्हणजे समाजाचे नियम झाल्याच्या मुळे जनतेच वाचतो आणि कमलर बाहेर पडतो आणि परमेश्वराच्या उपासनाला लागतो हा व्यक्तीचा कर्तृत्वाचा आलेख असतो व्यापार उद्योग करणारी जी जात आहे उद्योग करीतना नख्या प्रेरणे चलत हाथ वर्ग एखाद हा ब्राह्मण हाथित्र्या जोरा वाता संपत्ति तृणवत मानुन विरोधा मध्य उकत है उरने का वर्ग जो सत्ता और संपत्ति है तीन की खुशावत करु दक्षिणा सांत रह कैरेक्टर ही ब्राह्मण वर्ग ब्राह्मण वर्ग नावाची जी गोष्ट असते ती ब्राह्मण वर्ग म्हणजे ज्यांच्या हातात राजसत्ता नाही ज्यांच्या हातात धनसत्ता नाही ज्यांच्या हातात शेती नाही ज्यांच्या हातामध्ये फक्त क्रियाकर्म आहेत या मंडळींचा वर्ग आहे हा वर्ग क्रियाकर्म करतो म्हणणाऱ्यांच्या जयेवर त्यांच्यातला एखादा असा महाभाग असेल की ज्याच्या पायावर राज येऊन धनाच्या राशी होतील ते त्याचीच विद्यारणी उठले किमात गेले परत आले दुसरा शंकराचार्य बसलेला होता विद्यारण्य म्हणाले मी हंबीला जाऊन राहतो की विद्यारण्याची ताकद विद्यारण्य तिथे गेला तिथे विजयनगरचा रत्नसंग्राऊन पोहोचला हे विद्यारण्यांच पो विद्या, सामर्थ्य असलं हे वर्गाचं सामर्थ्य नसलं शिवाजीचा राज्याभिषेक घरी झाला शिवाजीचा राज्याभिषेक म्हटल्याच्या नंतर काय चार महिने विष्टांना भोजन चालू तुझे अरे इथं बसून मी त्याला पाठिंबा देतो इथे बसून मी शिवाजीला केवळ या आठवडीला पाठिंबा देतोय की चार महिने सर्व ब्राह्मणांना फुकटचं जेवण तेही गोड आणि दक्षिणेच त्याला विरोध कोणाचा त्याला विरोध कोणाचा असू शकेल जे जाणते होते रामदास गागा त्यांचा शिवाजीला ध्येयवादातून पाठिंबा जे जाणते नव्हते त्यांचा शिवाजीला स्वार्थातून पाठिंबा होता विरोध करण्याची ताकद महाराष्ट्रात दाखवणारा असता कोण आणि जर दाखवली असती त्या काही आज म्हणजे ठीक आहे तेव्हा विरोध केला होता आमच्या आजोबा शिल्लक राहिली शिल्लक राहिलं नसतं हे लक्षात घेतलं पाहिजे ही जी एक कल्पना आहे ती कल्पनापर्यंत चुकीची आहे कारण ज्या कोण्या जुन्या हिंदू समाजाचा इतिहास आपण पाहतो या हिंदू समाजामध्ये विचार करणारा समजू शकणारा आव्हान देणारा आणि आव्हान घेणारा असा जो जाणसा वर्ग आहे या वर्गाचे गत आहेत महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण कायस्थ मराठी आणि कुडवी या वर्गाच्या पाठिंब्याच्या शिवाय शिवाजीचंही राज्य निर्माण होणं शक्य नसतं कारण शेवटी शिवाजीचं राज्य निर्माण होत असत ते शिवाजीच्या ताकदीवर नव्हे शिवाजीच्या भोताली असणारे शिवाजीच्या जगणारे आणि मरणारे जे लक्षावधी लोक त्यांच्या श्रद्धेच्या ताकदीवर शिवाजी सारखा माणूस तक्ताच्या पायऱ्या चढत वर जातो त्या त्या निष्ठावंत सेवकांच्या अनंत मरणाचं ओझ खांद्यावर घेऊन तो एकटा ती वाटचाल करू शकत नसतो केवढेही मोठे बलशाली हात आणि पायसले तरी ही वाटचाल एका किस्सा असते इज नॉट ए वन हा जो गागाभट्ट येतो हा गागाभट्ट येतो याचं कारण शेजारी औरंगजेब शेजारी औरंगजेब आहे गागा भट्ट दक्षिणेतून उत्तरेतून दक्षिणेत चालत येतो याचं कारण आहे औरंगजेब आहे आणि याचं कारण आहे शिवाजी कारण ह्या दोन परंपरा हे दोन प्रवाह आहेत एका प्रवाहाचा त्या काळातला श्रेष्ठ प्रतिनिधी औरंगजेब आहे दुसऱ्या प्रवाहाचा त्या काळातला श्रेष्ठ प्रतिनिधी शिवाजी कारण औरंगजेब हा सामान्य माणूस म्हणजे गंमत नाही औरंगजेब तो माणूस आहे की ज्याने आपला जेत्यांचा धर्म जितांच्यावर जितांचे धर्म पदधरित करून जितांना अपमानित करून लादण्याचा प्रयत्न केला आणि तरीही जितांच्या बदलच्या लढवयांच्या श्रद्धा आपल्या जवळ शाबट औरंगजेब हा सामान्य माणूस नव्हे औरंगजेब सत्ता वर्ष महाराष्ट्रा लड़त रहना हा एक भाग है पत्ता वर्ष महाराष्ट्रा लड़ना औरंगजेबा पयाशी राजपूत निष्ठा आविचर राहिला हा ही दुसरा भाग है कारण थोड़ी सबंद हिंदुस्थानचं राजकारण एका वेळेला आपल्या डोक्यामध्ये ठेवणारा सबंद हिंदुस्थानचं राजकारण एका वेळेला खेळवणारा वायाच्या सरहत्तेपासून आसाम पर्यंत आणि नेपाळच्या सरत्तेपासून कन्याकुमारी पर्यंत स्वतःच्या हिरांच्याकडून बातम्या आणणारा सर्व सरदारांच्यावर बारीक नजर ठेवणारा गरजेनुसार अंतःकरणाला जबा करणारा गरजेनुसार माणसाला विषय समाप्त करणार रणनीतीचा सत्य युद्धाचा कुशला स्वतःच्या जीवन मरणाची पर्वा न करणारा औरंगजेब म्हणजे काही सामान्य म्हणून कुतुबशाहींच्या वे। बरोबर वेढा चाललेला आहे कुतुबशाहीला भोगांनी घेरलेला आहे वरून खालून तोफा टाकल्या जात आहेत वरून तोफा टाकल्या जातात या वस्त्यात औरंगजेब अचानक घोड्यावरून संध्याकाळ झालेली आहे म्हणून खाले उतरलाय आपल्या अंडावरचं उत्तरीय त्याने खाले टाकलं आणि भर रण त्याने नमाज पडायला सुरुवात केली खालून तोफा चाललेल्या असताना कारण औरंगजेबाचीही ही, ही श्रद्धा आहे की तो परमेश्वराच्या इच्छेचं वाहार हा दोन परमेश्वरांचा दर्व शिवाजीची अशी श्रद्धा आहे की हे राज्य व्हावे हा श्रीचा मनोरथ हे राज्य व्हावे हे श्रीचा मनोरथ आहे हिंदूंचा या देशामध्ये राज्य असावं की ईश्वर इच्छेचा मी वाहक आहे मी प्रतिनिधी आहे असं शिवाजीचं म्हणणं आहे ईश्वर इच्छेचा प्रतिनिधी झालेला शिवाजी हा ईश्वरी अवतार आहे हे रामदासाचं म्हणणं आहे आणि ईश्वर इच्छेचा प्रतिनिधी झालेला ईश्वरी अवतार शिवाजी हा वेदवंतने अभिषिक्त करणं हे स्मृतीचं काम आहे हे गागा भट्टाचं म्हणणं आहे हा एक प्रवाह आहे हा सगळ्याच्या सगळा प्रवाह ताप लावून धरून टाकणं आणि समाप्त करून टाकणं हे माझं जीवित कर्तव्य आहे आणि तीच ईश्वराची इच्छा आहे का ईश्वर प्रतिनिधी आहे असं म्हणणारा दुसरा तो काय सामान्य माणूस का हा औरंगजेब आहे हा औरंगजेबाचा झिधिया आपल्याला माहिती औरंगजेबाने माहिती आहे की जिजिया म्हणजे संरक्षणाची हमी संरक्षणाची हमी जे जे, जे लोक मुस्लिम राजवटीमध्ये बिगर मुस्लिम आहेत त्या सगळ्यांनी बिगर मुस्लिम असल्याबद्दलचा एक कर दिला पाहिजे हा कर दिलाच्या नंतर आपला चाली रीती परंपरा आणि धर्म टिकवण्याचा हक्क त्यांना निर्माण होतो म्हणून औरंगजेब हा हिंदूंच्या घडून जिजिया घेतो हा औरंगजेबाचं अवधारी आहे अस मुस्लिम इतिहासकारांचं म्हणणं आहे आणि ते बरोबर आहे हे लक्षात या की ते बरोबर आहे चूक नाही कारण मुस्लिम इतिहासकारांचं म्हणणं आहे की मुस्लिम राजवटीमध्ये मुसलमानांच्यावर पहिली जबाबदारी आहे राज्य रक्षणार्थ लढण्याची तेव्हा प्राण धोक्यात घालण्याची जबाबदारी आहे बिगर मुसलमानांना या जबाबदारीतून मुक्त करण्यात आलेला आहे म्हणून लढण्याची जबाबदारी हिंदूंच्या वरची औरंगजेबाना काढून घेतली जे त्यांचा धर्म स्वीकारण्याची जबाबदारी काढून घेतली एक कर देऊन टाकून दिला की तुमच्या धर्म परंपरांचं संरक्षण हा जिध्याचा अर्थ आहे असं मुस्लिम धर्मशास्त्राचं म्हणणं आहे ते बरोबर आहे याच कारण असं की मुस्लिम धर्मशास्त्रामध्ये न्याय याचा अर्थ आपण त्याला न्याय समजतो याच्यापेक्षा ग्राह परमेश्वर न्यायी आहे हे वाक्य फाशी देण्याच्या लायकीच आहे मुसलमान धर्मशास्त्रामध्ये परमेश्वर न्यायी आहे ही घोषणा केल्याच्यामुळं अनेक पंडवींना आठव्या शतकामध्ये दगडाने चेचून ठार करण्यात आलं कारण परमेश्वर न्याय आहे हे इस्लामला मान्य नाही परमेश्वर न्यायी आहे याचा अर्थ असा की न्याय नावाची एक स्वतंत्र गोष्ट आहे आणि ती परमेश्वर फॉलो करते असं नाही परमेश्वर न्याय नाही परमेश्वर जे करतो ते करणं आणि परमेश्वर जे सांगतो ते ऐकणं हा न्याय आणि या दोन्हीमध्ये फार मोठा फलक आहे परमेश्वराने सांगितलं पुराण ईश्वरी पुस्तक आहे हे ईश्वरी पुस्तक आहे असं म्हणणं न्याय आहे ते नाही असं म्हणणं अन्याय आहे म्हणून नाही म्हणणाऱ्याच डोकं फोडलं तर अन्याय करणाऱ्याला शासन दिलं हे ते लॉजिक आहे त्याच्यामध्ये हे ते लॉजिक आहे जर एखाद्या माणसाला इस्लामचा धर्म स्वीकारण्याला सक्ती केली तर अडाणी माणसाला सक्तीनं सज्ज पवित्र शरणा बनवला माणूस होत नाही म्हणाला मारून टाकला परमेश्वराच्या द्रोह्याला न्याय दिला परमेश्वर जे तांतो तो न्याय परमेश्वर न्याय नाही असल्याच्या नंतर परमेश्वरा जिजिया हा न्याय पण औरंगजेबाने नुसता जिजियाच लावला नाही जिजियाच्या पाठीमाग एक लाम रुंद परंपरा आहे इतवी सन सोळाशे पासष्ट आपली पहिली धार्मिक आज्ञा का आज्ञा है धार्मिक आज्ञा खिराज जो दो दो तो दुप्पट सा कर औरंगजेब ने हिंदुस्थान राज्य मध्य जेवड़े मनु हिंदू है जी बहुसंख्या होती प्रत्येक जीवना व्यवसायत मिला पैशा व मुसलमान दुप्पट कर दवा लगे आणि म्हणून सगळ्यांच्या जीवनाच्या शोषणाची सोय झाली कारण जमा झालेला कर आहे या जमा झालेला कराचा खर्च बिगर कर मुसलमानांच्या कल्याणार्थ होऊ शकत नाही मुस्लिम धर्मशास्त्राप्रमाणे हा जो बैतुल माल आहे हा बैतुल माल काफिरांच्या हिताच्यासाठी खर्चिला जाऊ शकत नाही काफिरांना फक्त कर देण्याचा हक्क त्या कराच्या बोबदल्या संरक्षण मागण्याचा कर अंतर आहे कारण काफिरांना जर संरक्षण द्यायचं असेल तर एकच मार्ग आहे त्यांना मुसलमान करणे कारण कर त्याच्यापेक्षा दा चांगलं संरक्षण नाही असं जे ते एक चमत्कारिक धर्मशास्त्र आहे त्या धर्मशास्त्राचा हा प्रामाणिक अनुयायी कारण हा धर्मपंडित आहे विद्वद् शाळा आहे मेडा नाही मोघलांच्या जा राजवटींच्या याचा एवढा धर्मशास्त्राचा ज्ञाचार आहे कुराण अनेक वेळाला यांनी हाताने लिहिलेलं आहे हाताने लिहिलेलं कुराण विकावं त्याच्या पैशावर व्यक्तिगत चरितार्थ ही औरंगजेबाची पद्धत जीवनात औरंगजेब याच्यासारखा क्षमाशील माणूस औरंगजेबा व्यक्तिगत जीवनात त्याच्यासारखा क्षमाशील माणूस नाही कोणी कारण व्यक्तिगत राग याच्या औरंगजेब पलीकडे गेलेला आहे सामाजिक जीवनात औरंगजेबाच्या सारखा क्रूर माणूस नाही कारण त्या ठिकाणी औरंगजेब क्रूर होतोय तो ज्या परंपरेचा आणि प्रवाहाचा प्रतिनिधी आहे त्याच आवारी वर्चस्व शिल्लक ठेवणे सामाजिक जीवनात शिवाजी सुद्धा औरंगजेबाच्या पेक्षा कमी क्रूर आहे असं समजण्याचं काही कारण नाही कारण सार्वजनिक जीवनाच्या ज्या ठिकाणी येतात त्या ठिकाणी दोन शत्रू असतात आणि मग हे काही बरोबर नाही तुम्ही तलवार फारच जोरानं मारायला लागला या मुद्द्याला घ्या तिथे एकमेकांच्या घरात कापलेले असतात असं म्हणायचं की का बरोबर अरे ठरलं तू शत्रू मी शत्रू लढाईला आलो ठरलं पण किती माणसे सुरत हे शत्रु तु चालत एकमेकाच्या समाप्तीसाठीच ते जमलेले आहेत एकाच्या मरणावर जिथे दुसऱ्याचं जीवन आधारलेलं दुसऱ्याच्या मरणावर जिथे पहिल्याचं जीवन आधारलेलं त्या ठिकाणी शाणा माणूस पहिली संधी साधून घात करायची हा आर्य अचानक चुरा शाळा म्हणून पहिली संधी साधून घात करीत असतो हा जो औरंगजेब आहे हा औरंगजेब क्रमांका परंपरेचा प्रतिनिधी आहे म्हणजे औरंगजेबाचा खटवा विला की आमच्या राज्यामध्ये हिंदूंची सर्व देवळ प्रश्न करण्यात येईल पाडून टाकली आणि मग काशीचं मंदिर पाडलं गेलं आणि मंदिराच्या अर्ध्या भागाची मशीद करण्यात गागा भट्टाची स्मृती राजसत्तेचा पाठिंबा नसेल तर गागा भट्टा सगळं गंगे जीव द्यायला तुपयोगी म्हणू शकते मी जर आपल्याला सांगितलं उदंड जे पाणी स्नान सध्या करावं हे ठीक आहे दोन्ही काठावर हिंदूंचं राज्य असलं तर नाही तर ते, ते पाणी आहे आपले धर्मग्रंथ घेऊन फक्त आत्महत्या केलेला उपयोगी गागाभट्टाच्या जेव्हा हे लक्षात आलं की काशी इतकी मंदिराची अर्धी मशीद झालेली आहे ही काशी पुन्हा एकदा जर हिंदूंच देवस्थान म्हणून प्रस्थापित करायची असेल ही ताकद असणारा एकच माणूस होता आणि योगायोगानं गागाभट्ट त्याचा उपाध्याय होता तो त्याचा यजमान होता कारण गागाभट्ट पैठणचा भट्ट कावळ्या घराण्याचा हे कावळ्या घराणं वंश परंपरेनं उपाध्याय घराणं ज्या अनंत भट्टकावऱ्यांनी शिवाजीला अभिषेक केलाय तो अनंत भट्टकावळ पैठणचा कमलाघर भट्ट पैठणचा गावगाव भट्ट पैठण त्यामुळे हे आले आणि यजमानांना सांगितलं की यजमान महाराज माझं संबंध चारित्र्य आणि ज्ञान तुमच्या कर्तृत्वाच्या पाठीशी उभं करतो मात्र जबाबदारी काशीच्या संरक्षणाची आहे शिवाजीचं देह जी राजधानी आहे ही देहरूपानं रायगड आहे राजधानी राज का मध्ययुग है सगड़ राज धर्म कवन है आता अपने बंदी खाने पड़े देवतान की सुटका कर मुद्याल बाकी जे सर्व अवतार हे दुष्टांचन करना है साधु सतान सा प्रतिपादन करना है प्रभुरामचंद्रा एक अवतार है जो बंदी खान देवी की सुटका कर शस्त्र घेवन उमए एकनाथ मिलते यू शकिवाजी वेदमंत्रा कड़ून स्वत राजभिषेक करो हा राजभिषेक नवे हा फा गफाज है हा फा जोर है कारण वैध मंत्र्यांनी ज्या वेळेला रायगडावर शिवाजीला राज होतो त्यावेळेला शिवाजी हा सगळ्यात हिंदुस्थानातल्या हिंदूंच्या संरक्षणाला वचनबद्ध झालेला आहे संपूर्ण हिंदुस्थान हिंदु मध्ये ज्या ज्या ठिकाणी हिंदू धर्मावर आक्रमण होईल त्या आक्रमणाच्या विरोधी जाण्याचं तो बांधला गेलेला आहे काशीच जे मंदिर भ्रष्ट झालेलं त्या का काशीच्या मंदिराची प्रतिष्ठापना करायला शिवाजी ब्राह्मणांचा आशीर्वाद मिळाल्याच्या दिवशी बांधला गेलेला आहे आणि म्हणून शिवाजीच्या राजकारणाचं स्वरूप आपल्याला टिकवणं आहे राज्याभिषेक होईपर्यंतच्या शिवाजीच्या राजकारणाचं स्वरूप नसलेलं निर्माण करणं आहे राज्याभिषेक झाल्याच्या नंतर शिवाजीच्या राजकारणाचं स्वरूप जे नसलेलं निर्माण केलं त्याच्या आधारे आपल्याला नष्ट करून इतिहासाला कलाटी देणं हे त्या राजकारणाचं स्वरूप हा जो शिवाजी आहे हा समजून घ्यायचा असेल तर नाटकी घटनाचा अर्थ नाही अफजुल खानाला शिवाजी अरे अब्दुल खानाला शिवाजीने ना मारणार नाही का अब्दुल खानाने मारले ना ते गाव संबंध आयुष्यावर खान लढाई करत होतात तो काय तलवारीने शत्रुना सोमारी सोमाई झाला काय भेटीला बोलाव माणसा महाराज या विद्वतेचा गुरु अब्दुल खान होता काय शिवाजी महाराजांचं शिक्षक माणसांना भेटीला बोलाव तरी गळ्या कापून टाकत ही गोष्ट अब्दुल माहिती नव्हती का ही तर वर्षाच्या इतिहासात परंपरेची गोष्ट आहे की ज्या ठिकाणी हसन हुदेन पासून विषप्रयोग आणि घात चालू आहे ते काय अब्दुल खानाला नवखे होते खाना कारण अब्दुल खान हा माणूस जगणं किंवा मरण याला माझ्या दिशेनं काहीच नाही कारण अफ्सुल खान मारणं याला मी शिवाजीचं मोठेपण मानत नाही अब्दुल खान मारणं याला शिवाजीचं मी मोठेपणच मारत नाही कारण मी अब्दुल खानाला शिवाजीचा प्रतिस्पर्धीत म्हणतो आपल्याला ठिकठिकाणी असं दिसत की पटावरची मोहरी आहेत वेगळे वेगळे कधी शिवाजी हा दक्षिण दक्षिणे यांच्या असं म्हणतो अरे दक्षिण दक्षिणे यांच्या झाली हिथाप आहे दक्षिण दक्षिणे यांच्या झाली असं बघू शकेल दक्षिणे म्हणजे आदिलशाही दक्षिणेत निजामशाही दक्षिणात शिवाजी दक्षिण दक्षिणे यांच्या झाली म्हणजे आदिलशाही कुतुबशाही आणि शिवाजी या तिघांच्या दबा दक्षिण आहेत तर ठीक आहे पण आदिलशाही स्वतःला दक्षिणे म्हणायला पुरदार उत्तरातले जेवढे राजे होते उत्तरातले जेवढे राजे होते अगदी मोहम्मद गजनीच्या पासून औरंगजेबाच्या पर्यंतचे सगळे राजे स्वतला सुलतान मानित असतात सुलतान मानित याचा अर्थ ते स्वतःला हलिफाचे डेग्य माणित असतात सबंत मुस्लिम राजसत्तेची ही भूमिका आहे की आम्ही या देशाचे आहोत या देशाचे विजेचे परदेशाचे प्रतिनिधी आहोत आणि म्हणून औरंगजेबाच्या काळात सुद्धा शाह अब्बास खलीफाच्या नावानं दर शुक्रवारी खुतबा वाचला जातो खतबा जो आहे नमाज जुम्माचा हा नमाज जुम्माचा खतबा हा कुणीही इमाब जिथे औरंगजेब हजार आहे औरंगजेबाच्या जात होता कारण औरंगजेब सुलतान हजार शहा अब्बासच्या नावे वाजला शहाबाद सुंदीचा खलेबाज या सुनीदार आहोत हे उत्तरेचं म्हणणं आणि हे जे दक्षिणेचे लोक होते हे इराणचा जो सम्राट त्याच्या नव्या उद्भावात कारण आम्ही असं यांच म्हण त्यावेळी सुनी खलापत तुर्कांची असल्याच्यामुळं मोगलांच्या राजवटीत तुर्कड हा वरिष्ठ नोकरीचा हक्क मानला जात असे स्पेशल प्रिव्हिलेजेस होते तुर्कांचा आणि दक्षिणेमध्ये असणारी शिया राजवट असल्यामुळं या शिया राजवटीमध्ये इराणी असणं हा स्पेशल प्रिव्हिरेज जे लोक या ठिकाणी परदेशातून आलेल्या जे ज्यांचे आम्ही प्रतिनिधी आहोत असं समजतात त्यांच्या बरोबर तुमचं कसं चालू शकेल तरी सुद्धा शिवाजी एक स्ट्रॅटेजी म्हणून या स्ट्रॅटेजीवर जाण्याचा अर्थ नाही हा जो शिवाजी हा समजून घ्यायचा असेल तो जो दक्षिण दक्षिणेसाठी आहे या वाक्याच्या आधारे समजून घेता नसतो शिवाजीला अब्दुल खानाला मारतो याच्या आधारे समजून घेता येत नसतो समजून घ्यावा लागतो शिवाजी हिंदूंचा इतिहास बदलतो त्याच्या आधारे कारण त्या ठिकाणी शिवाजीच सेना नियोजनाचं कौशल्य हिंदूंच्या राजवटीच्या इतिहासामध्ये हिंदूंचे कधी विजय झालेच होतो खरो अजून मधून हिंदूंचाही विजय होतो पण हिंदूंच्या राजवटीचं एक वैशिष्ट्यच होत कि ज्या वेळेला राजवट विजयी होत होते त्यावेळेला विजयाच्या नंतर हिंदू राजे आपल्या सरासरीवरून जयवाचे वाजवीत परत येत असत सरासरीवरून जयवाच्या वाजवीत परत येत असल्याच्यामुळं विजयामध्ये हिंदूंच राज्य शिल्लक राहत असे विजयामध्ये हिंदूंच राज्य वाढत असे विजयामध्ये हिंदूंचं राज्य शिल्लक राहत असे आणि पराजयामध्ये समाप्त होत असे त्यामुळं दहा विजय झाले राज्य जेवढा त्या एक पराजय झाला समाप्त गोठून गेलेल्या आतून पोखरून कोसळून पडण्याला लायक झालेल्या शिल्लक राजण्याची क्षमताच त्यांनी गमावलेली क्षमता त्यांनी गमावलेली आहे हे विजयातही फक्त टिकलो याच समाधान घेऊन पराजयामध्ये पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळून समाप्त होत जी विजयामध्ये वाढत होती पराजयात मात्र समाप्त होत होती जी शत्रूच्या प्रदेशात काय चाललंय याविषयी गाफील राहत होती आणि दरवेळी आक्रमणाचा हक्क शत्रूंना देत होती आणि संरक्षण करीत असताना मरून स्वागत जाणे किंवा जगून राज्य शिल्लक ठेवणे हे विधवेचं राजकारण त्यांचं चालू असधवेचं राजकारण याचा अर्थ काय की नवऱ्याची द्यादात शिल्लक ठेवण्याचं राजकारण पुत्राचं राजकारण बापाची दादाल वाढविण्याचं झालं पाहिजे आता द्याद्याला म्हणत असताना ध्येयवाद मला अभिप्रेत आहे सावकारी अभिप्रेत हे जे हिंदूंचा संबंध राजकारण चाललेलं होतं हिंदूंच्या मध्ये लढण्याला माणसं कमी नव्हती अगदी मोहम्मद बिन कासिदच्या पासून शिवाजीच्या काळापर्यंत हिंदू लोक लढत होते पराभवा मागून पराभव झाले रक्तमागाव पाता मागून झाले राजवटी समाप्त झाल्या माणसं मारली गेली पण एकाही हिंदू राजवटीमध्ये लढायला माणसं कमी पडली असा उल्लेख नाही प्रचंड खौरा घेऊन एक एक राजा रणांगणावर जातच होता मरतच होता पराभव घेतच होता लढण्याची जिद्द अजून संपलेली हा हिंदुत्व लढण्याची जिद्द असणारा मरण्याची तयारी असणारा पण यलौकिक व्यवहार न जपलेला परलोकाचा आधळा मृत्यू मार्ग शिवाजीने आपल्या कर्तृत्वाला बदलला आणि एक नवीन अशी राजवट निर्माण केली की, की जी राजवट पराभवामध्ये टिकून राहत होते आणि विजयामध्ये वाढत त्यामुळे दहा पराभवाच्या नंतर ती राजवट टिकली आणि दोन विजयाने पाडली एक अशी नवी राजवट जी पराभवातून टिकते विजयातून वाढते आणि धगे खावे हा काय ताम्रभर दिलेला का मुसलमानांनी धगे द्यावे तर आम्ही मात्र धगे खावे क्रमान इतिहास आमचा पुर घेऊन आम्ही जागणार आम्ही दगा दिलेला नाही धगा त्यांनी दिला मॉरल जस्टिफिकेशन आमचे जे राजे होते हे आमचे राजे शत्रूला गाफील पाहून हल्ले करणारे नव्हते आधी इशारा देत असत तलवार नसली तर देत असत तलवार खाले म्हणजे असा दुसरून देत असत त्याचा रात मोडला आपण जमीन घ्यायच एका संस्कृतीचे एका धर्माचे राजे जेव्हा परस्परांच्या विरुद्ध लढतात त्या वेळेला अस्तित्व धोक्यात आलेलं नसतं जेव्हा जनतेचा सा धर्म संस्कृती परंपरा आणि जीवित वित्त यांचं अस्तित्व अबाधित असत त्या वेळेला वर्षे पाकुंद्रे परस्पराशी लढत असताना धर्मयुद्ध लढू शकतात अब्जावधीची पट्ट्यावधींची जीवन तळापासून शेजापर्यंत धोक्यात जेव्हा तेव्हा जीवित प्रथम धर्मा हाच नियम अब्दुल खानाला शिवाजीनं दगा दिला नाही पहिल्यांदा अब्दुल खानाने शिवाजीला जवळ घेतला मग अब्दुल खानानं शिवाजीची मान आपल्या बगत दाबली मग अब्दुल खानाने कट्यार घेऊन शिवाजीवर मारली जेव्हा अब्दुल खान दगा दिला अब्दुल खान दगा देतो हे सिद्ध झालं तेव्हा शिवाजीने उत्तर घेतलं लोक त्याचे हात बांधलेले होते हा मार जपित केला होता तू दिला नाही दगा तर मी दिला तू केळ खा मी केळ तू तिकडे हे संदेश शिवाजीला करायचे होते तर हातात माल घेऊन त्याने जे आहे काशीला जायला पाहिजे रायगडाची वाट चुकली होती रायगडाची वाट करणाऱ्या माणसाला दुसऱ्याने दगा देईपर्यंत वाट पाहून मग उठ्ठ घेता येत नसत तो दगा देणार हे ग्रैफ करून आधीच दगा देण्याची तयारी करावी लागते शिवाजीनं अब्दुल खानाला दगा देण्याची चार महिने आधीच तयारी केली अब्दुल खान मारला यात शिवाजीचं मोठेपण नाही शिवाजीचं मोठेपण अब्दुल खान बारा हजाराच्या फौजे सगळ गारज केला या त्या ठिकाणी अब्दुल खान दिला नाही अब्दुल खानाच्या बरोबर बारा हजाराच्या फौजा घरात झाल्या अब्दुल खानाच्या बरोबर शिवाजीच्या आधी एक हजार वर्ष चालू झालेलं मुसलमानांचं रणनीतीचं यशस याच शिवाजीचं मोठे की एक असं रणकौशल्य की ज्या रणकौशल्याने सबंद हिंदुस्थानातल्या मुस्लिम तत्वांना एक प्रचंड हादरा दिला याच शिवाजींचं मोठेपण आहे आणि अब्दुल खानाच्या मृत्यूच्या तो जयवाद्य वाचणी बसला नाही अब्दुल खराच्या मृत्यूच्या बरोबर या धक्क्यातून आदिलशाही सावरण्याच्या पूर्वी दुसरे दिवशी प्रचंड भवरा घेऊन आपलं राज्य सोडून शंभर कोस पलीकडे तो गेला शंभर बैल पलीकडे गेला पन्हाळा पर्यंत तो गेला शिवाजीराव माहितीच होत की आदिलशाही हे सहन करू शकणार नाही आदिलशाहीचं नवीन आक्रमण येईल आणि म्हणून ज्या दिवशी नवीन आक्रमण येईल त्याच्या आज प्रचंड प्रदेश जिंकून टाकलेला असला पाहिजे म्हणजे ठेवून तडजोड करता येते सहाच्या दिवशी असणार राज्य प्लस लढाईच्या नंतर मिळवलेलं राज्य त्याच्यातला अर्धा पाचवलेला वाट अर्धा सोडून <laughs> विजयातून वाढणार पराजयातून टिकणार कधीही समाप्त न होणार शत्रूंना दग्याची तयारी ठेवून त्यांनी दगा देण्याच्या पूर्वी दगा देणार असं एक अलौकिक राजकारण शिवाजीच्या पासून जेव्हा सुरुवात होत त्या वेळेला हिंदूंचा इतिहास बदल हिंदूंच्या इतिहासामध्ये अभिमानाची स्थळं खूप आणि दुःखाची स्थळं खूप आहे अशा एक एक जखमा की त्या शतक झाल्याच्या समाप्त झाल्याच्या सुद्धा अजूनही तिघात वाहत त्या जखमांच्यावर खपली बसलेली नाही हे मला मान्य आहे या जखमांच दुःख काही प्रमाणात व्यवहारिणी माणूस असल्याचे मुळात स्वतःला विधे इतिहासाला मारोड जस्टिफिकेशन नसत इतिहासाला कधी मारो जस्टिफिकेशन नसत कधीही महमद घसरीला पंडितांनी तर्कानं हे पटवून दिलेलं नव्हतं की बाबा रे तू हिंदुस्थानात जाणं आणि सोमनाथाचं मंदिर ही गोष्ट न्यायी असून तू न जाणं हे अन्याय दोन पंडित बसले पंडितांच्या सभेत मिळून हा निर्णय घेतला न्याय काय अन्याय काय नैतिक काय अनैतिक काय धर्मीय काय कर्मीय काय राजकारणामध्ये राजे वागत त्या राजांच्या वाहतुकीच्या रूपानं सामाजिक जीवनाचा सा जो प्रवाह अभिव्यक्त होत असतो त्या प्रवाहाचे धर्मपट्टीत राजाच्या वागणुकीच्या पाठीमाग तर्कवादाचे हत्ती घोडे उभे करून राजाची वागणूक सगळी इतिहासाला ऐतिहासिक प्रवाहाचं जस्टिफिकेशन असतं इतिहासाला मोरॅलिटीचं जस्टिफिकेशन नसत काय नागरिक पटवून दिलं होतं काय तुम्ही दिल्लीत येऊन करताल काय म्हणून हिंदुस्थानात येणं हे काय मुसलमानांच्यासाठी नैतिक थोडंच होतं इंग्रजांच्या साठी दीर्घ विषयी गुलामगिरी लादत हे नैतिक थोडंच होत शेवटी राजकारणामध्ये नीतिमत्तेच्या ज्या बाबी असतात त्या नीतिमत्तेच्या बाबी स्वकियांच्यासाठी शिवाजीने अब्दुल खानाला जगा दिला की नाही त्याची चर्चा संभावत नाही कारण अब्दुल खान हा शिवाजीचा मित्र नव्हता हो शिवाजीचा शत्रु होता दगाबाजीचा प्रश्न ज्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला त्यांचा दवा कापायचा की नाही याच्याशी निगडीत असतो शिवाजी कधी मोरोपत त्याला दगा दिला असता शिवाजीनं कधी अण्णाजी दत्तूला जागा दिला असता शिवाजीनं आपल्या सेनापतीला जगा दिला तर हा दगाबाद म्हटला गेला असता औरंगजेबाला जसा गुर्जा राजा जयसिंगाला शिक्षक केला तसा शिवाजीनं प्रतापराव बुद्राला गेला नाही हंबीरराव मै त्याला नाही ना ना। मोरोपत पिंगळ्याला गेला नाही कधी आपले भाऊही मारले नाहीत कधी आपली मुलंही मारली नाहीत कधी आपले पुतळेही मारले नाहीत सगळ्याचा प्रश्न स्वकीयांच्या बाबतीत असतो परकीयांच्या बाबतीत जीवनमरणाची लढाई जेवस्ते तेराशे वर्षाचा पराजय रक्ताने ज्या वेळेला झूल काढून स्वच्छ करून विजयाचा एक नवीन ध्वज उभा करायचा असतो त्यावेळेला जस्टिफिकेशन इतिहासाच्या प्रवाहातून ज्या जनतेच्या संरक्षणासाठी तुम्ही उभ्या त्या जनतेच्या संरक्षणाच्या प्रतिष्ठेतून समर्थन प्राप्त होत असत त्यासाठी विद्वानांची विद्वत्ता मागे उभी असते म्हणून रामदासाचं पुण्य आणि गाभाभक्ताचे विद्वत्ता शास्त्रार्थ शिवाजीच्या कर्तृत्वाच्या पाठीमागे उभे आहेत असा मिळून हिंदूंचा एक अखिल भारतीय प्रवाह होणार होतो आ एक प्रवाह आणि दुसरा औरंगजेबाचा प्रवाह या दोन प्रवाहाची नाही तर पन्नास किल्ल्या सर सह्याद्रीच्या टोपऱ्यात राहिलं काय असलं काय आणि नसलं काय याबद्दल दिल्ली पतीला चिंता करण्याचं काही कारण नव्हतं कारण शिवाजीचं सामर्थ्य तात्कालिक लढाईच्या वेळी किल्ल्यांच्या मध्ये पण अंतिम लढाई जी चाललेली आहे या अंतिम लढाईमध्ये शिवाजीचं सामर्थ्य सह्याद्रीच्या शिवाजीचं सामर्थ्य वेदमंत्राचा अभिषेक एका शिवाजीला झालाय की हिंदुस्थानातला सगळा हिंदू समाज हा शिवाजीचं सामर्थ्य आहे आपणही बंड करू शकतो आपणही मुसलमानांचं राज्य उंथून एवढ्या आत्मविश्वासाची एक ज्योतीची प्रेरणा पेटवून दिल्याच्या नंतर मोगलांची सत्ता समाप्त होण्यासाठी शिवाजीला आग्र्याला किंवा दिल्लीला जाण्याची गरज नव्हती दिल्ली आणि आग्र्यातच पुरेसे म्हणून ही शिवाजी नावाची जी ज्योत आहे ही विधवण हे औरंगजेबाचं काम होत औरंगजेब वेळ नाही औरंगजेब पिसात नाही औरंगजेब रणनीती शून्य नाही औरंगजेबाला माहिती आहे की हे जर पेटलेलं आहे हे जर विधवलं नाही सगळ्या शक्तीविषयी तर मग तुम्ही औरंगाबादला गेले काय दिल्लीला दिले काय औरंगजेबाचा मृत्यू हा औरंगजेबाचा मृत्यू नाही तेराशे वर्ष चालत इस्लामच्या विजयी गोडदवडीचा हिंदुस्थानातल्या सातशे वर्षाच्या मुसलमानांच्या वर्चस्वाचा तो मृत्यू याच्यासाठी औरंगजेबला जो आहे आणि म्हणून औरंगजेब हा विजयाची आशाही जरी नसली तरी दक्षिणेतून बाहेर जात नाही कारण दक्षिणात वरणं का आणि बाहेर जाणं का दोन्ही असंही आहे एकच आहे कारण मराठ्यांचा औरंगजेब पराजय करू शकत नाही हे कबूल करून जर औरंगजेब परतला असता तर जिवंतपणे औरंगजेबाला दिल्ली परत कोणीच दौ सत्ता समाप्त करूनच परतवू शकतो नाही समाप्त करण्याच्या प्रयत्नात नावशेषून दबून होऊ व्यक्तिशा औरंगजेबाच कृत्य हुत्या कृत्य है समाज प्रवाह अत्याचारी राजवटी परंपरे की समर्थनीय आना परंपरे एक अत्यंत सुखांधी श्लोक है दिखाई माला कुछ प्रकार दुख करना चलना है जो औरंगजेब मूल्यवापन है ये लक्षा जेवन घर मात करना शिवाजी मूल्यवापन समझने के साथ अपने ढोले स्वच्छ होता है आणि म्हणून शिवाजीचं राज्य निर्माण होण्याच्या पूर्वी हिंदूंच्या प्रचंड बहुजन मुसलमानांच्या कडून पराभूत होत पुन्हा पुन्हा पराभूत होत हे एक दर्श दिसत आणि शिवाजी, तो, शिवाजी ए, एक ज्योत पेटून जर जातो शिवाजी मरून गेल्याच्या नंतर मोघलांच्या पावणे तीन लाखाच्या प्रचंड बहुधन सत्तावीस वर्ष झटल्याच्या नंतरही तिच राज्य मारवू शकत नाही असा एक नवा इतिहास निर्माण जनतेची एक उदासीनता आत्मविश्वासाचा अभाव कर्तृत्वाचा अभाव दिशांचा अभाव असला म्हणजे हातात तलवारी जरी असल्या तरी तलवारीच्या पाठीमाग जर मन नसेल तर त्या तलवारी बोतडून जातात हातात तलवारी जरी नसल्या तरी नव्या आत्मविश्वास नव्या तलवारी निर्माण शिवाजीची गरज आजही लागते की यासाठी लागते या ठिकाणी आपण थांबतो